पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढे यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची बायको अत्यंत वाईट चालीची होती दररोज नवऱ्याच्या पैशांनी निरनिराळ्या तऱ्हेची पकवाने बनवून ती आपल्या प्रियकराला नेऊन देत असे एक दिवस नवऱ्याने विचारले रोज रोज तू ही नवी नवी पक्वांनी ने करून नेतेस तरी कुठे आणि देते ती बाई चहाबा तिने चटकन उत्तर दिले तिथे जवळचे देऊळ आहे तिला मी दररोज निरनिराळ्या पक्वानंतर नैवेद्य दाखवत असते असे म्हणून तिने नवऱ्याच्या देखत सर्व पक पकवान ताटात भरून ती देवीच्या देवालयाकडे जावयास निघाली आता तरी नवऱ्याची खात्री पटेल असे तिला वाटले देवळात गेल्यावर ती जवळत असलेल्या नदीवर स्नान करण्यात गेली तेवढ्यात दुसऱ्या वाटेने तिचा नवरा तेथे आला आणि देवीच्या मागे लपून बसला स्नान आटोकून बाई देवळात आणि पूजा करून देवीला हात जोडून म्हणाली देवी कोणत्या उपायाने माझा नवरा आंधळा होईल ते सांग देवीच्या मागे लपून बसलेला तिचा नवरा आवाज बदलून म्हणाला बाई तुझ्या नवऱ्याला तु तू भरपूर तूप आणि तुपाचे पदार्थ खायला घाल म्हणजे तो लवकरच आंधळा होईल देवीने उत्तर दिलेले पाहून ती बाई हर्षभरित झाली आणि तिने देवीच्या सांगण्याप्रमाणे नवऱ्यावर तूप आणि तुपाच्या पदार्थांचा मारा सुरू केला काही दिवस गेल्यावर ब्राह्मण खोटेच म्हणाला मला आताशा कमी दिसू लागले आहे काय बरे कारण असावे नवऱ्याचे बोलणे ऐकल्यावर बाईला देवीच्या बोलण्याची प्रचितीत आली असे वाटले आणि ती अतिशय आनंदित झाली नंतर ती आपल्या प्रियकराला उखड उखड आपल्या घरीच आणू लागली एक दिवस नवऱ्याने त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडले आणि काठीने इतके बडविले की त्या माराने तो मरून गेला त्याने आपल्या बायकोचे नाक कापले आणि तिला घरातून हाकलून लावले गोष्ट संपून मंदवीश म्हणाला म्हणून मी म्हणतो की काही वेळ अशीच वाट पहात बसले पाहिजे पुन्हा मंदवीश छंदीपणाने हसून म्हणाला आणि हे बेडूकही मोठे चवदार लागतात बेडकांच्या राजाने त्यांची ही उरबूज ऐकून विचारले काय रे सर्पा तू आमची काय निंदा चालविली आहे मंदविषाने आपल्या मनातले विचार लपविले आणि बेडकाच्या राजाला संशय येणार नाही असे काहीतरी उत्तर दिले थोड्याच दिवसात मंदविषाने सर्व बेडूप खाऊन टाकले त्यांचे बीजही शिल्लक राहिले नाही गोष्ट संपून स्थिरजीवी म्हणाला म्हणून मी म्हणतो की योग्य वेळ शत्रूला खांद्यावर सुद्धा वाहून न्यावे लागते त्या मंदविषाप्रमाणे मी योग्य वेळ साधून आपल्या सर्व शत्रूंचा निष्पार्थ केला आहे वर्ग्याने झाडे झो झुडपे जातात पण त्यांचे बुद्ध शिल्लक राहतात परंतु नेहमी मंद आणि थंड असणारा वारा वेळ आली की झाडाला गुळासकट उपटून टाकतो मेघवर्ण म्हणाला होय तुम्ही म्हणता ते खरे आहे जे खरोखरीत मोठे असतात ते कितीही मोठी संकटे आली तरी हातात घेतलेले काम सोडून देत नाहीत न्यायाने वागणारे मोठे लोक कितीही संकटग्रस्त झाले तरी हाती घेतलेले काम अर्धवट सोडून देत नाहीत संकट येतील या भयाने हलके लोक कामच सुरू करीत नाहीत मध्यम प्रतीचे लोक संकटांनी घाबरून जाऊन हाती घेतलेले काम अर्धवटच सोडून देतात आणि उत्तम कोटीतील लोक संकटांनी घाबरून न जाता हाती घेतलेले काम पूर्णपणे सर्व शत्रूंचा तुम्ही नाश केला आहे नीतीशास्त्र लढणारे म्हणतात की कर्ज अग्नि शत्रू आणि रोग यांचा पूर्णपणे नाश करावा त्यांचा जरी अवशेष राहिला नाहीत स्थिरजी म्हणाला महाराज तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुम्ही आरंभी सर्व कार्य पूर्णपणे सिद्धी जाते परंतु केवळ शौर्य विजयाला आवश्यक आहे असे नाही तर त्याच्याबरोबर चातुर्यही असावे लागते कारण केवळ शस्त्रांच्या बलावर शत्रू मरत नाहीत बुद्धीनेच त्यांचा पूर्णपणे नाश करता येतो शस्त्राने त्यांच्या शरीराची तेवढी हानी करता येईल पण बुद्धीने त्यांच्या यशाची वैभवाची व कुलाची ही हानी करता येते चतुर चतुर्माणसाला कमीत कमी श्रम करूनही कार्य साधता येते कारण बुद्धिवान मनुष्य पूर्ण विचार करूनच काम हातात घेतो एकदा विचार ठरला म्हणजे त्याला लागणारी सामुग्री गोळा करता येते आणि मध्येच संकट येत नाहीत आणि आपली पावले यशाकडे जाऊ लागतात विद्वान त्यागी आणि शूर अशा पुरुषांच्या सहवासामुळे मनुष्य गुणी होतो त्याच्या या गुणामुळे त्याला धन मिळते धनामुळे वैभव आणि वैभवामुळे हुकूमत प्राप्त करून घेता येते आणि त्याच्यातून राज्यही मिळतेस म्हणून आम्ही वागलो आणि अनिमर्दन त्याच्या सर्व परिवारासह नाश पावला स्थिरजीवी म्हणाला ज्या गोष्टी कडक उपाय योजल्या असता मिळतात तेथेही प्रथम सौम्य उपाय वापरणे छानपणाचे असते वनात मोठे आणि उंच वृक्ष असतात ते तोडण्यापूर्वी त्यांचीही आधी पूजा करतात कितीही क्षुल्लक बाब असली तरी शहाणे लोक तिची उपेक्षा करीत नाहीत कारण एखादी गोष्ट अगदी होणारी आहे म्हणून त्याची उपेक्षा करून एखाद्याने ती बाजूला टाकून दिली तर अशा उन्मत्त माणसाला संकट प्रसंगी ती गोष्ट सुलभ असूनही करता येईल अशी होते आज आता आपण शत्रूवर जय मिळवला आहे तेव्हा आपल्याला सुखाने झोप घेता येईल जिथे ताप नाही किंवा असले तरी मारून टाकले आहेत अशा घरात सुखाने झोप येते पण तुझ्या घरात सातांची वसती आहे ते माहीत आहे ते मानी व पराक्रमी पुरुषात जोपर्यंत संकटातून निश्चितपणे पार पडलो आहोत असे वाटत नाही तोपर्यंत त्याला कार्यापासून निवृत्त व्हावे असे कसे वाटेल सुरू केलेले कार्य संपूर्णपणे पार पडले म्हणजे मग तो विश्रांती घेतो तुझे राज्य आता निष्कंटक झालेले आहे प्रजेते प्रजेचे पालन करून पुरपौत्राधिकांपर्यंत तू राजलक्ष्मीचा उपभोग घे प्रजेचे रक्षण करणे हेच राजाचे मुख्य कर्तव्य आहे राजा जर प्रजेचे रक्षण करणारा नसेल तर बोकडाच्या गळ्याजवळ असलेल्या स्तनांप्रमाणे त्याचे राज्यही निरथकच होय तू आता मला राज्य मिळालेच आहे अशा गर्वात राहून तरून जाऊ नकोस कारण राजे पण ते अतिशय चंचल असते राज्य उपभोग घेणे म्हणजे बांबूच्या उंच शेकाट्यावर चढण्यासारखेच आहे अशी ही राज्यलक्ष्मी शेकडो प्रयत्न केले तरी स्थिर करण्यास आहे प्रशंसा करून अगर आराधना करूनही क्षणाक्षणाला मनातील विचार बदलणारी कबडाच्या पानावरील पाण्याच्या त्रिंबा कोणाचा आकार धारण करील याची शाश्वती नसणारी वायूप्रमाणे अतिशय चपल अनार्यांच्या मैत्रीप्रमाणे अस्थिर स्वर्पा अपकार करणारी संध्याकाळच्या ठराप्रमाणे क्षणभर रंजविणारी पाण्याच्या थेंबाच्या ओळी विमाणे क्षणभंगूर आणि स्वप्नात प्राप्त झालेल्या धनाच्या ठेव्याप्रमाणे क्षणात नाहीशी होणारी अशी आहे नियतीच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही रामाचा अरण्यवास बळीचे पाताळी नियमन पांडवांचा वनवास नलराजाचे राज्यावरून झालेले उच्चाटन रावणाचे महाघोरपतन हे सर्व नियतीने घडवून आणलेले आहे येथे कोण कोणाला वाचविणार स्वर्गात जाऊन इंद्राशी मैत्री जोडणारा राजा दशरथ अता कोठे आहे किंवा सागराला मर्यादा घालून देणारा राजा सगर हा को आता कोठे आहे प्रत्यक्ष सूर्याचा सर्वांपेक्षा नाही त्रिलोक विजयी राजा, त्रिलो राजा सत्यव्रत देवांचा देव नाहुष किंवा शास्त्राप्रमाणे वागणारा केशव त्यांचे ते आणि हत्ती आणि इंद्राशी बरोबरी करणारे सर्व राजे काळानेच आपल्या महात्म्याने निर्माण केले आणि त्याने त्यांचा नाश केला ते सर्व राजे त्यांचे उपवणे आणि अरणे या सर्वांकडे काळाची दृष्टी लागल्याबरोबर ते सर्व नाही झाले तेव्हा तो ही हत्तीच्या कानाप्रमाणे चंचल आहे हे ध्यानात बाळगून तिचा उपये संत तिसरे समा